नंतर ते आपल्या रूपास पहावे कि ज्या ठिकाणी गेले असता मुक्षु पुन्हा परत येत नाही ज्यापासून ही विश्व परंपरा वाढली अशा त्या आद्य पुरुषास म्हणजे आत्मस्वरूपास ज्ञानाच्या अंगाने शरण जावे जे पाहिजे आद्य पुरुष का म्हणजे जे, जे आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पहावे म्हणजे दृश्य सापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पहावे काही न जाणणे हेच ज्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला म्हणजे ज्या आत्मस्वरूपाला आद्य म्हणजे आरंभीचा पुरुष असे म्हणतात ते तेथही उपाधीचा बोथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, भा मग नामरूपाचा वडंबा करीती वाया त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया उपाधीचा आश्रय घेऊन वेद आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होता। मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करत पैभवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले उडती न येले पैजे संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग म्हणजे अष्टांग योग व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले संसाराची पुढा पळती वितरा ओलांडोनी ब्रम्हपदाचा कर्मकडा घालती मागा ते वैराग्यशील पुरुष संसार त्यांचा पाठला करीत असताना त्या संसाराच्या पायापुढे व कर्माचा शेवट जे ब्रम्हपद हा कोणी कडा त्या कडेचे उल्लंघन करून त्या अहंता आपुलिया झाडा देऊनी आघेया पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घरासी आपल्या अहंकारादी सर्व अनात्मवृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपात म्हणजे घरात करता ज्ञानी लोक दाखला घेतात हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी वाढती आशा जैशी कोरडी निदैवाची ज्या वस्तूच्या अज्ञानाने जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मितू पण जगात प्रचारात आणले जी एका वस्तू नेनणे ने ने, आणले थोर जग जाणणे नाही ते नांदविले जे मी तू जगी ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्व परंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते पार्थाते वस्तू पहिले आपण पैले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे अर्जुना ती आपली पहिली वस्तू म्हणजे आपले मूळ आत्मस्वरूप आपण आपल्याच ठिकाणी पहावे ते कसे तर जसे थंडीने थंडी व्हावी त्याप्रमाणे म्हणजे अभिप्राय असा कि या हिवाच्या म्हणजे थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पाहणे हो आणि काही एकतया व ओळखण असे धनंजया तरी जया का भेटली या येण्याची नाही अर्जुना त्याला म्हणजे आत्मवस्तूला ओळखण्याची आणखी एक तीही कि ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्म प्राप्तच होत नाही परितया भेट ती ऐसेने परंतु महाप्रलयकालच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरले पण असते तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात श्लोक पाचवा निर्माण मोहांजित संग दोषा अध्यात्मनित्याविनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख सौजैं मूढा पद मोह अभिमान रहित संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची स्थिती आहे असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले सुख व दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात जया पुरुषांचे कामन सांडोनी गेले मोहमान मान वर्षांती जैसे घन आकाशाते वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वतः टाकून गेले निकबड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा तैसे नागवती भिकारा वेटाळूजे ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषला त्याचे नातलक कंटाळतात त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या केळीचे झाड आपोआप उपटून पडते त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे म्हणजे आत्मानुभवामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळूहळू आपोआप सुटत आहे आगी लागली आरुखी, देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशे खी विकल्पी जे ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून त्या वृक्षावर असलेले पक्षी जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात त्याप्रमाणे सर्व विकल्पाने ज्या पुरुषाला टाकून दिले आई के सकळ दोषत्रुणी अंकुरी जती जीये मेदिनी तिये भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते अर्जुना ऐक ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते त्या भेद बुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय अपैसी गेली देह हंता तैसी अविद्ये सवे ज्याप्रमाणे आयुष्य नसलेल्या जीवाला शरीर एकदम टाकून देते त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैता कडून टाकले गेलेले आहेत लोहाचे साकडे परिसा नजोडे जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख माहित नाही त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहमी दुष्काळ असतो अगा सुख दुःखाकार रे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया समोरे होती ची अरे अर्जुना सुख दुःख रुपी द्वंद्वे जी या देहात अनुभवास येतात ती ज्या पुरुषाच्या समोर येतच नाही मरण नर्ष उपवढली जाण जियापरे ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्नातील राज्य प्राप्ती अथवा मरण ही आनंदाला किंवा दुःखाला कारण होत नाहीत असे समज तैसे सुख रूपी द्वंद्वी पुण्य पापी, न घे पी जती सर्पी गरुड जैसे सर्वाकडून गरुड जसा धरला जात नाही त्याप्रमाणे सुख दुःख व पुण्यपाप रूपी द्वंद्वाकडून जे वेढले जात नाही आणि अनात्म वर्ग निर चांडून आत्मरसाचे क्षीर चरता जे सविचार राजहंस आणि जे ज्ञानी पुरुष रूपी राजहंस अनात्म पदार्थ रुपी पाणी टाकून आत्मरस रुपी दूध सेवन करतात जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंश माळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबा ज्याप्रमाणे सूर्य हा आपलाच रस पृथ्वीवर बरसून पुन्हा तोच रस आपल्या किरण समुदायांच्या द्वारे आकर्षण आपल्या बिंबाच्या ठिकाणी चालतो तैसे आत्मभ्रांती साठी वस्तू विखुरली बारा वाटी ते एकवट अखंड जे त्याप्रमाणे जो आत्मभाव खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे देहादी अनेक अनात्म वस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे तो आत्मभाव जे सत्पुरुष पुन्हा आपल्या ज्ञान दृष्टीच्या द्वारा नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्र पाहतात म्हणजे एकत्वाने पाहतात किंबहुना आत्म निर्धारी विवेकू जयाचा बुडाला बोगू गंगेचा सिंधु जैसा फार काय सांगावे गंगेचा ओघ जसा समुद्रात बुडतो म्हणजे तद्रुप होतो तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामध्ये तद्रुप होतो पई आघवेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथून पन्हा जाणे आकाशा नाही ज्याप्रमाणे आकाश हे सर्व व्यापी असल्यामुळे आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जाण्याचे कारण नाही त्याप्रमाणे आपण सर्व झाल्या कारणाने जैसा अग्निचा डोंगरू ने घे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू उदय जे ना जसा अग्निचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही त्याप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही जैसा काढिली या मंदरा चळू राहेसा नुठी समुद्रपंथनाच्या वेळी मंदर पर्वताची रवी केली होती ती मंदर पर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यावर तो क्षीरसागर जसा शांत राहिला त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात कामरूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही चंद्रमा कळी धाला नदीसे कोणे आंगी बोसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया जसा षोडश कलानी युक्त चंद्र कोणत्याही बाजूला अपूर्ण दिसत नाही त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्याच्या ठिकाणी हे किती बोलू असांगडे जेवी परमाणू नुरे वायू तैसे विषयांचे नावडे नावची जया त्या पुरुषाची गोष्ट निरुपम आहे तेव्हा त्या पुरुषाचे ते ते मी किती वर्णन करू ज्याप्रमाणे वायूच्याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्निने जे कोणी असे वर वर्णन केल्याप्रमाणे केलेले आहेत ते या आत्म आत्मस्वरूपात जसे सोन्यात सोने मिळते त्याप्रमाणे मिळतात तेथ म्हणीजे कवणे ऐसे तरी ते पदगा नाही परंतु येथे म्हणजे कोणत्या ठिकाणी असे देखील काही तू विचारशील तर तुला सांगतो ज्या ठिकाणाला नाश नाही तेही ठिकाण हो दृश्यपणे देखिजे काज्ञे यत्वे जाणीजे अमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे जे पाहण्याचा विषय म्हणून पाहिले जाते व जे ज्ञानाचा म्हणजे जाणण्याचा पदार्थ म्हणून समजले जाते किंवा जे काही एक विशेष प्रकारचे आहे असा ज्या विषयी व्यवहार होतो असे जे आहे त्यापैकी जे नाही तेथे ते मिळतात पैदि बंबाळी का चंद्रहन जे उजळी हे काय बोल अंशुमाळी प्रकाशी जे परंतु दिव्याच्या दीपवून टाकणाऱ्या प्रकाशांनी जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो यांचीच गोष्ट काय सांगावी परंतु सूर्य ही ज्याचे प्रकाशन करतो ते दिसणे जयाचे कान देखणे विश्व तसे जेणे लपाले वरील तीन प्रकारच्या प्रकाशांनी जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाला न पाहणे हो कारण की आत्मस्वरूपाला पाहण्यात आत इतर वस्तूंचा निरास होता जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानात विश्व भासते जैसे शिंपी पण हारपे तव तो रूपे का दोरी लोपता सापे हार होई जे ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसे जसे नाहीसे होते तसे तसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप खरे आहे असे भासयला लागते अथवा दोरीचा यथार्थ स्वरूपाचे अज्ञान असता चापाचा भास जास्तच दृढ होतो श्लोक सहा ते, ते पद सूर्य प्रकाशित करत नाही किंवा चंद्र प्रकाशित करत नाही अग्नि प्रकाशित करत नाही ज्या ठिकाणी गेल्यावर म्हणजे गेलेले लोक परत मागे पाऊलच घेत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम मोठा आहे तैसी चंद्र सूर्यादी थोरे फारे तिए जयाचे निर्य इत्यादी ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात ते वस्तू कि ते सर्व भूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसे प्रकाशेजे ती आत्मवस्तु केवळ ते तेजाची रास आहे आणि ती आत्मवस्तू सर्व प्राण्यांमध्ये आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे व जी चंद्र सूर्याच्या मनात प्रकाशते म्हणून मन चंद्र सूर्य कवडसा पडती वस्तू च्या प्रकाश या लागी तेजे तेजसा ते वस्तूचे अंग म्हणून वस्तूच्या प्रकाशाच्या मानाने चंद्र सूर्य हे अंधारात पडतात म्हणजे निस्तेज होतात याकरता तेजस्वी वस्तू जे तेज आहे ते वस्तूचे अंग आहे आणि जयाच्या प्रकाशी जगहारपे चंद्रार केसी स चंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी आणि ज्याप्रमाणे सूर्योदय चंद्रासह नक्षत्रे लोकतात त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्र सूर्यासह सर्व जग लोपून जाते ना तरी प्रबोधलीये वेळे ते स्वप्नीची डिंडी मावळे का नुरेची सांज वेळे अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो अथवा संध्याकाळी जसे मृग राहत नाही त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही अर्जुना ते माझे मुख्य ठिकाण आहे असे समज पुढ ती जे तेथ गेले ते न घेती माघवती पाऊले मोहोदिका मिनले स्रोत जैसे तेथे निजधामाच्या ठिकाणी जे लोक गेले ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत म्हणजे पुन्हा जन्माला येत नाहीत ते कसे तर जसे महासागराला मिळालेले नद्यांचे ओघ जसे माघारी येत नाहीत तसे का कुंजरी सुदलिया लवण सागरी होय ना माघारी परती अथवा मिठाची हत्तीण ज्याप्रमाणे खार्या समुद्रात घातली असता ती जशी माघारी येत नाही ज्वाळा नाही तप्त लोह निघणे अथवा आकाशात मिळालेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा परत येत नाही अथवा ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडाकडून पाण्याला परत येणे नाही तेवी मजसी एकवट जे जले ज्ञाने चोखट पुनरा त्या पुनरावृत्तीची वाट मोडली गा त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले त्यांनी पुनर्जन्माचा मार्ग मोडला म्हणजे त्यांना पुनर्जन्म नाही ते प्रज्ञा पृथ्वी चा रावो पार्थ जी जी पसावो परी विनंती एकी देवो, चित्त दे येथे देव असे बोलल्यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा जो अर्जुन तो म्हणतो महाराज हे आपले आत्मबोध सांगणे हा मोठा प्रसाद आहे परंतु माझ्या एका विनंती कडे लक्ष द्यावे तरी देवेसी स्वये एक होती मग माघवती जे न येती ते देवेसी भिन्न आभिन्न जी तर महाराज जे पुरुष देवाशी स्वतः एक होतात तुमच्या स्वरूपाशी ऐक्याला पावतात व मग माघारी येत नाहीत ते पुरुष मुळचे आपल्याशी भिन्न असतात कि अभिन्न असतात जरी भिन्नची अनादी सिद्ध तरी न ये असंबद्ध जे फुलं गेले षटपद ते फुलेची होती प जर ते पुरुष स्वरूपे करून मुळचे अभिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत हे आपले म्हणणे विसंगत आहे कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच व्हायला पाहिजेत पै लक्ष्याहूनसे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुते पडती तैसे चीते. स्वरूपाने लक्ष्याहून वेगळे असलेले बाण लक्ष्याला शिवून जसे पुन्हा वेगळे पडतात तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून देवाशी ऐक्याला न पावता पुन्हा माघारी येतीलच म्हणजे वेगळे होतील ना तू चिते स्वभावे तरी कोणे कोणाशी मिळावे आपण यासी आपण रुपावे शस्त्रे केर स्वभावात हा तूच असले म्हणजे त्यांचे व तुझे स्वरूप मुळचे एकच असले तर मग कोणी कोणाला मिळवायचे शस्त्राने आपण आपल्याला कसे रुपायचे म्हणून तुझ सी जीवा तुझा संयोग वियोगू देवा नये बोलो अवयवा शरीरे देवा म्हणून तुझ्याशी अभिन्न जे जीव त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग होतो हे म्हणता येत नाही कसे तर जसे शरीर व शरीराचे अवयव यांचा संयोग अथवा वियोग म्हणता येत नाही त्याप्रमाणे आणि तुझसी तया मिळणी नाही कोणी दिवशी मा येती न येती हे काय सी आणि तुझ्याशी जे सदा अभिन्न आहेत त्यांना कोणत्याही दिवशी तुझ्यात मिळता यावायचे मी मगते ते तुझ्या माघरी माघारी अथवा येत नाहीत ही कसली व्यर्थ समजूत म्हणजे तुझ्या स्वरूपाला पाहून माघारी येत नाहीत ते कोण हे सर्व बाजूला मुख असलेल्या देवा हे मला समजावून सांगे आक्षेपी अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्वज्ञांच तोशला बोध शिष्याचा देखोनिया अर्जुनाने अशी शंका व्यक्त केल्यावर तो जाणत्यांमध्ये श्रेष्ठ असलेला श्री कृष्ण परमात्मा आपल्या शिष्याचा बोध पाहून संतुष्ट झाला मग म्हणे गा महामती माते पावो निन येती पुढती ते भिन्न भिन्न रीती आहाती दोनी मग देव म्हणतात हे विशाल बुद्धीच्या अर्जुना माझ्या स्वरूपी ऐक्याला पाहून जे पुन्हा माघारी येत नाहीत त्यांच्या मूळ स्वरूपा संबंधाने ते वेगळे आहेत वेगळे नाहीत हे दोन्ही पाहिजे तरी मी ते चिते सहजे ना आहा चहाच तरी दुजे ऐसे हि गमती जर खोल विचाराने म्हणजे आत्मदृष्टीने पाहिले तर ते पुरुष स्वभावत मदरूपच आहेत अनि जर वरवरच्या दृष्टीने म्हणजे देहदृष्टीने पाहिले तर ते भिन्न म्हणजे माझ्याहून वेगळे आहेत असेही वाटतात जैसे पाणी वेगळ तळपता दिसती कल्लोळ एरवी तरी निखळ पाणी ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होत असता त्या पाण्याहून वेगळे आहेत असे दिसते पण सहज विचार करून पाहिले तर त्या लाटा केवळ पाणीच आहेत कासूवर्णाहुनी लेणी गमती भिन्ने मग पाहिजे त सोने अथवा आकाराच्या दृष्टीने पाहिले असता दागिने सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते मग विचाराच्या दृष्टीने पाहिले असता ते दागिने सर्व सोनेच आहेत तैसे ज्ञानाची ये अभिनची ते किरीटी ये भिन्न ते उठी अज्ञानास्तव त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर अर्जुना ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत दुसरे वेगळे पण उत्पन्न होते ते अज्ञानामुळे होते आणि साचो कारुसरे भिन्न भिन्न व्यवहारे उमसिजेल आणि खरोखर वस्तुविचाराने म्हणजे आत्मदृष्टीने पाहिले असतात मी जो एक त्या मला दुसरे कोठले कि जे वेगळे आहे किंवा एक आहे असा व्यवहार होऊन तद्वारा उघड करता येईल आघवेची आकाश सुनी पोटी बिंबची जया ते खोटी तई प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे जर सर्व च्या सर्व आकाश पोटात घालून सूर्यबिंबांना ब्रह्मांड गोल व्यापून टाकला तर त्या सूर्याचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होईल आणि त्याची किरणे कोठे शिरतील का कल्पांतीची या पाणीया काय वोत भरिती धनंजय म्हणून कैसे अंश अविक्रिया एका मज अथवा कल्पांत काळाचे जे आब्रमस्तंभापर्यंत उदक असते ते उदक अनेक नद्यांच्या प्रवाहाचे पाणी भरून बनले आहे का एवढ्या करता मी जो एक अविक्रिय त्या मला अंश कुठली असणार परी ओघाचे निमेळे पाणी उजू परी वाकुडे झाले रवी दुजे आले तोय बघे परंतु पात्राच्या संबंधाने नदीचे पाणी सरळ असता पण वाकडे झाले पाण्याच्या संबंधाने पाण्यात प्रतिबिंबित झाल्याने सूर्याला दोन पणा आला म्हणजे बिंबपणा आला व प्रतिबिंबपणा पण आला व्योम चौफळे कि वाटोळे आयसे का हि मिळे परी घटमठी हे आकाश चौकोनी अथवा वाटोळे असे कशाने मिळणार आहे परंतु आकाश जेव्हा घटाकडून अथवा मठाकडून वेष्टिले जाते तेव्हा तसेही म्हणजे वा, वाटोळे किंवा चौकोनी असते हा गा निद्रेचे नि आधारे काय जगन एक जग न भरे स्वप्नीचे नि अवतरे पणे अरे निद्रेच्या आधारावर उत्पन्न झालेल्या स्वप्नात जेव्हा निजणारा आपण राजा म्हणून प्रकट होतो तेव्हा त्याच्या एकट्या कडून स्वप्नातील सर्व जग भरले जात नाही कामी ने नि किडाळे वाटाळे शुद्ध जै मे अथवा हिनतच धातू मिसळली असता शंभर नंबर कसाला येते त्याप्रमाणे शुद्ध जो मी तो जेव्हा आपल्या मायने वेटाळला जातो कोण मग बिबरून कि जे पुढे देहो मी ऐसे तेव्हा माझ्या ठिकाणी एक अज्ञानाचा मुख्यतः व्यवहार होतो त्या योगाने मी कोण असा संशयास आरंभ होतो आणि मग विचार करून देहमी असा निश्चय होतो